सर्ग, जटात धारण करून वल्कले नेसलेल्या भरताला हात जोडून भूमीवर पड़लेला रामाने पाहिला युगाच्या अंतिम नेत्राने पाहता नये जणून सूर्य असतो कांतीहीन कृष झालेल्या भरताला रामाने कसे कसे ओळखले आपल्या भावाला त्याने हाताने धरले त्याला आलिंगन देऊन रामाने त्याच्या मस्तकाचे अवघ्रण केले आणि आपल्या मांडीजवळ निकट बसून घेऊन मोठ्या आस्थेने त्याला त्याने विचारले बाबा रे तू अरण्यात आलास तर तुझे पिता कुठे आहेत तर जिवंत असताना तू वनात येणे बरे नव्हे कितीतरी काळानंतर भरताला मी इतक्या लांबून लांबून आलेल्या बघत आहे या अरण्यात तू ओळखू येणे बाबा रे का बरे तू या वनात आलास तू इकडे आला आहेस तर तिकडे महाराज आपले तास जिवंत आहेत ना की दिन होऊन एकदम ते स्वर्गस्थ झाले सौम्या हे फार काळापासून चालत असलेले तुझे राज्य तू तु बाल असल्यामुळे गमावले तर नाही बाल असल्यामुळे तर गमावलो नाहीस ना सत्याला धरून चालणारे भरता पित्याची शुश्रूषा तू करतोस ना राजश्री आणि आश्वामेध यज्ञ करणारे धर्मनिष्ठ सत्याला धरून वागणारे दशरथ महाराज कुशल आहेत ना ईश्वांकृत उपाध्याय ते, उपाध ते विद्वान धर्मरत महा तेजस्वी ब्राह्मण कौशल्य आणि सुमित्रा माता सुखी आहेत ना देवी काहीकरी आनंदात आहे ना विनयुक्त बहुश्रुत निर्मत्सरी दूरदृष्टीच्या दुर उच्च कुलीनं पुरोहितचा तू आदर करतोस ना अग्निकर्माच्या बाबतीत नियुक्त केलेला विधिज्ञ बुद्धिमान सरळ वागणारा असून वेळच्या वेळी अग्नि हवन केलेले आणि करायचे असलेले तुला येऊन सांगतो ना देवांचा पितरांचा अवलंबितांचा गुरुंचा वृद्धांचा विद्यावंत ब्राह्मणांचा मान ठेवतोस ना उत्तम बाण आणि अस्त्रेजवळ बाळगणारा आणि राजनितीशास्त्र विषारच जो सुधनवा उपाध्याय त्याचा तू बाबारे मान ठेवतोस ना तुझ्यासारख्या शूर विद्यावंत जितेंद्रिय कुलीन आणि इशाऱ्याने हेतू जाणणार मेष्ठ आणि शास्त्र निपुण मंत्र्यांच्या संगतीत असावे तू झोपेच्या आहारे जात नाहीस ना, ना।, ना। प्रातकाळी जागा होतोस ना उत्तर रात्री राजाचा अर्थ कसा वाढवावा त्याचे चिंतन करतोस ना एकाशीच कुणाशीच किंवा अनेक लोकात बसून सल्ला मसलत करत नाही तू सल्ला मसलत करून ठरवलेला विचार लोकांपर्यंत जाऊन पोहचत नाही ना आरंभ लहान पण वाढ मोठी अशी योजना एकदा निश्चित केल्यानंतर राघवा विलंब न राहता ती लगेच सुरू करतोस ना इतर मांडलेख राजांना तुझी शेवटास केलेली किंवा चालू असलेलेच कार्य करतात ना जे अजून व्हायची आहेत ती कळत नाहीत ना बाबारे ज्या दुसऱ्या राजांच्या योजना बाहेर फुटलेल्या नाहीत ही, ही गुप्त मसलक तू किंवा तुझे अमात्य तरकाने किंवा युक्तिप्रयुक्तीने जाणून घेताना सहस्त्र मूर्खापेक्षा एकच शहाणा पदरी असावा असे तू इच्छितोस ना कारण राजकीय संकटामध्ये शहाणाच फार मोठे हित करतो राजा सहस्त्र किंवा कोट्यवधी मूर्ख जरी पदरी बाळगले तरी त्यांची काही मदत होत नाही पण एकच आमात्य जर बुद्धिमान शूर आणि दक्ष आणि विचक्षण असेल तर तो राजाला किंवा हो राजपुत्राला फार मोठे वैभव प्राप्त करून देतो मोठमोठ्या लोका लोकात श्रेष्ठ मध्यम लोकात मध्यम आणि खालच्या लोकात खालच्या नोकरांची तू नियुक्ती केली अस जे लाल लासखोरीच्या पलीकडे अशा वड, वाडवडलांपासूनच्या थोर शुद्धाचरणी श्रेष्ठ आमात्यांना श्रेष्ठ कार्य तू नेमतोस ना काही मंत्र्यांच्या कडक शासनाने रागवलेले प्रजाजन राष्ट्रात मंत्र्यांचा अपमान करतात असे होत नाही ना स्त्रिया ज्याप्रमाणे उदबरदृष्टीने अपहार करणाऱ्या कामीजनांचा कामी अपमान करतात तसे याजक विरुद्वीप्रमाणे तुझा अपमान करीत नाहीत ना उपचार करण्यात अकुशल वैद्य स्वामीला नित्य दूषणे देणारा नोकर शूर पण सत्ताभिलाशी यांना जो मारित नाही तो राजा मारला जातो तू सेनापतीपद साहसी शूर धृतिमान बुद्धिमान शुद्धाचरणी कुरीन स्वामीनिष्ठ आणि दक्ष अशा पुरुषाला दिलेस ना तुझे सेनाप्रमुख बलवान युद्ध कला विशारच ज्यांचे उत्कृष्ट कार्य दृष्टीकडून गेले हे असे आणि पराक्रमी आहेत ना त्यांचा सत्कार करून त्यांना मान देतोस ना सैन्याचा भत्ता आणि वेतन जे यथायोग्य ठरले असेल आणि वेळच्या वेळी द्यायचे असेल ते देतोस ना विलंब लावित नाहीस ना भत्ते वेतन हे जर देर वे तर नोकर अपने पोषक अतिशय राय तुझा प्रेम करते नहीं तुझा करता एकत्र प्राण टाक तैयार कि नहीं भरता स्वदेशन समर्थ प्रसंग, प्रसंगावधा संगित निरोप तहाणा दूध तुझा पशे है कि नहीं इतर अठरा मंत्र्यांमध्ये पंधरा आपल्या बाजूचे ठेवून तीन तीन गुप्तचर्जे एकमेकांना ओळखत नाही जे हितशत्रूप सी, सीमापार केलेले आहेत ते परत आले तर ते दुर्बल आहेत असे न मानता त्यांच्याशी तू वागतोस की नाही बाबा जे लोकायतिक ब्राह्मण आहे त्यांच्या तू उपयोगी पडत नाहीस ना ते मूर्ख स्वतःला शाळणे समजतात अनर्थ करण्यात कुशल असतात जी मुख्य धर्मशास्त्रे प्रचलित आहेत त्यांचे त्यांना ज्ञान नसते केवळ तर्कशास्त्र शिकून आणि लढवून ते निरर्थक बडबड करीत असतात बाबारे पूर्वी आपल्या पूर्वज वीराने वास केलेल्या नावाप्रमाणे खरोखर असलेल्या मजबूत द्वारांच्या हत्ती घोडे रथ याने गजबजलेल्या आपल्या सदा मग्न असलेले जितेंद्र वैद्य जनाने भरलेल्या वैभवसंपन्न विशाल अयोध्येचे तू यथायोग्य रक्षण करीत आहेस ना शेकडो अग्निगृहाने भरलेला चांगल्या रीतीने वस्ती केलेल्या जनाने भरलेला देवस्थाने पाणपोया तलाव याने शोभणारा आनंदी स्त्री पुरुषांची वस्ती असलेला सामुदायिक उत्सवाने मंडित सीमांचे यथायोग्य आखणे झालेला गुरे ढोरे असलेला आणि हिंसा विरहित असलेला केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून नसणारा हिंसक श्वापदानी विरहित रम्य कसलेही भय नसलेला रत्नांच्या खाणींनी शोभणारा पापी नरांचे वास्तव्य नसलेला आणि माझ्या पूर्वजांनी चांगल्या रीतीने रक्षण केलेला अयोध्ये व्यतिरिक्तचा विशाल भूप्रदेश सुखी जीवन घालवित आहे ना शेती आणि गोरक्षा यावर उपजीविका करणारे सर्व तुला प्रिय आहेत ना बाबारे रे या व्यवसायात असणारा हा जनसमाज आजकाल सुखात आहे ना त्यांचे रक्षण करून आणि त्यांच्या अडचणींचे निवारण करून त्यांचं तू भरण करत आहेस ना राजाने सर्व देशवासियांचे <coughs> धर्माने रक्षण केले पाहिजे स्त्रियांना तू सांत्वन देतायस ना सुरक्षित आहेत ना त्यांच्यावर विश्वास तर टाकीत नाही आणि त्यांना गुहेत नाही हत्तींच्या करता असलेले संरक्षित सुर, आहे हती हती थेवि, ना तुझ्यापाशी दुपत्या गायी आहेत ना हत्ती हत्ती आणि घोडे यांच्या बाबतीत तृप्ती ठेव ठेवीत नाही राजपुत्रा रोज दिवसाच्या प्रारंभी उठून राज रस्त्यावर माणसानं आपले अलंकार युक्त दर्शन देतोस ना सर्व धान्यादी भांडारी निशंक राहून तू लोकांना उघडी करीत नाही किंवा ती जशी आहे तशीच सोडून देत नाही या बाबतीत मध्यम उद्दिष्टच असावे सर्व दुर्ग धन्य धान्य शस्त्रे पाणी अस्त्रे फेकणारी यंत्रे याने आणि शिल्पी आणि धनुर्धर योद्ध्यांनी पूर्ण आहेत तुझी प्राप्ती विपुल आणि त्याहून खर्च अल्प आहे ना तुझा कोश अपात्रांच्या हातीत नाही ना होणारा खर्च देवता पितर ब्राह्मण अतिथी योधे आणि मित्रवर्ग यांच्याकरताच असतो ना एका आर्य निरपराधी असताना सुद्धा त्याच्यावर दुष्कृत्याचा आळा आला असला तर शास्त्रात निपुण असणाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे तो शुद्ध माणूस लोभामुळे मारला जात नाही ना आणि पकडला जाऊन त्याच्या वेळीच पुसतपास झाला आहे आणि पुरावा आढळला आहे असा चोर धन लभामुळे सोडून तर दिला जात नाही ना राघवा श्रीमंताच्या आणि गरीबाच्या संकटात तुझे बहुश्रता मात्य निर्लोभ राहून त्यांच्या कामाकडे पाहतात ना राघवा चुकीने किंवा अन्यायाने शासन झालेल्यांचे जे अश्रू गळतात ते भोग तृप्ती करता राज्य शासन करणाऱ्यांचा वंश पशुधन नष्ट करतात हे राघवा तू वृद्धांची बालांची वैद्यांची आणि पुढाऱ्यांची दानाने मनाने आणि वाचेने अशा तिहीने संभावना करीत गुरुना तापसाना देवताना अतिथीना अग्निगृहांना आणि विद्यावर्तन तप या बाबतीत जे कृतार्थता पावले तशा ब्राह्मणाना तू नमस्कार करतोस अर्था ना अर्थाने धर्माला किंवा धर्मामुळे अर्थाला किंवा भोग लोभाच्या वासने धर्म अर्थाना तुझ्याकडून बाधा निर्माण होत नाही ना विजय वीरश्रेष्ठा अधर्म अर्थ आणि काम यांची कालामती विभागणी करून हे कालज्ञ या ना। ना। नास्तिकता खोटेपणा क्रोध अनवधान दीर्घसूत्रीपणा ज्ञानी माणसाकडे दुर्लक्ष आळस पंचेंद्रियांच्या अधीन राहणे एकट्यानेच राजकीय बाबींचे चिंतन चिंतन करणे राजकारण न जाणणाऱ्यांशी मसलत निश्चित केली असेल त्याला प्रारंभ न करणे आणि मसलत गुप्त न ठेवणे मंगलोत्सव न करणे सगळ्या शत्रूंशी एकाच वेळी उठाव हे चौदा राजनितीतील दोष तुटाळतोस ना दशवर्ग पंचवर्ग चार वर्ग सात वर्ग आठ वर्ग तीन वर्ग तशाच तीन नद्या बुद्धीने इंद्रियावर जयगुण षडगुण समुच्चय दैवी मानुषी आ, आपत्ती कृत्य शत्रुता माणूस फोडणे वीस वर्ग तसेच प्रकृती आणि मंडल यात्रा दंडविधान संधीविग्रह या सर्वांची योग्ययोग्यता लक्षात घेऊन त्यांना तू अनुमती देतोस ना आपल्यापुढे जसे उद्दिष्ट असेल तदनुसार हे शून्य भरता चार मंत्र्यांशी किंवा तीन मंत्र्यांशी किंवा सर्वांशी अलग अलग विचारविनिमय तू करतोस ना वेद प्रिया, स्त्रिया आणि विद्या तुला फलदायी झाली आहेत ना राघवा मी जसे बोललो तशीच तुझी आहे ना तशी बुद्धी ही आयुष्य देणारी आणि जी वृत्ती आपल्या तातांची आहे आणि आपल्या पूर्वजांमध्ये होती त्या सतपथाने जाणाऱ्या शुभ बुद्धीला धरूनच वागतोस ना गोड मिष्ठानं राघवा तू एकटाच बसून खात नाहीस ना तुझं हित इच्छणाऱ्या मित्रांनाही ते देतोस ना राजा हा धर्माने भूमीचे पालन करूनच महीपती होतो प्रजेचा शासन करता होतो सारी पृथ्वी यथान्याय प्राप्त करू, ती सुटल्यानंतर तो ज्ञानी होऊन स्वर्गाप्रत जातो अयोध्याकांडाचा शंभरावा स्वर्ग समाप्त